अध्याय एकतीसावा गोपी की गोपी गाऊ लागल्या प्रियतमा तुमच्या जन्मामुळे व्रजाचा महिमा अधिक वाढला आहे म्हणूनच तर लक्ष्मी कायमची इथे येऊन राहिलेली आहे प्रियतमा पहा ज्यांनी तुमच्यासाठीच आपले प्राण धारण केलेले आहेत त्या गोपी दिशा दिशांमध्ये तुम्हाला शोधित आहेत हे प्रेमपूर्ण हृदयाचे स्वामी आम्ही वेतन न घेणाऱ्या तुमच्या दासी आहोत शरदकालीन जलाशयामधील सुंदर अशा कमळांच्या गाभ्यातील सौंदर्याला तुच्छ ठरवणाऱ्या नेत्रानी तुम्ही आम्हाला घायाळ केल आह आमचे मनोरथ पूर्ण करणारे हे प्राणेश्वर नेत्रानी मारणे हा वर नाही काय हे पुरुषोत्तमा यमुनेच्या विषारी पाण्यामुळे होणारा मृत्यू अजगराच्या रुपाने खाणारा आघासूर इंद्राने केलेला वर्षाव तुफान विजा दावानल वत्सासूर आणि व्योमासूर इत्यादींनी उत्पन्न केलेल्या सर्व प्रकारच्या भयांपासून तुम्ही वारंवार आमचे रक्षण केले आहे तुम्ही केवळ यशोदानंदनच नाही तर सर्व प्राण्यांच्या अंतरात राहणारे त्यांचे साक्षी आहात हे सखया ब्रह्मदेवांनी प्रार्थना केल्यामुळे विश्वाचे रक्षण करण्यासाठी तुम्ही यदुवंशात अवतीर्ण झाला आहात हे यदुवंश शिरोमणी जे लोक जन्ममृत्युरूप संसाराच्या चक्राला भ्यून तुमच्या चरणांना शरण येतात त्यांना निर्भय करणारे सर्वांच्या अभिलाषा पूर्ण करणारे आणि लक्ष्मीचे पाणीग्रहण करणारे आपले करकमल हे नाथ आमच्या मस्तकावर ठेवा व्रजवासियांचे दुःख दूर करणारे हे वीरश्रेष्ठ ज्यांच्या स्मिताने भक्तांचा गर्व मावळतो अशा आमच्या प्रिय सख्या या तुमच्या दासींचा स्वीकार करा आपले सुंदर मुखकमळ आम्हा आबलांना दाखवा शरणागतांची पापे नाहीशी करणारे गुरांच्या मागून जाणारे लक्ष्मीचे निवासस्थान कालियाच्या फणावर ठेवलेले असे तुमचे चरणकमल तुम्ही आमच्या वक्षस्थळावर ठेवून आमच्या हृदयातील आग शांत करा हे कमलनयना सुंदर सुंदर वाक्यांनी युक्त विद्वानांनाही मोहळणाऱ्या तुमच्या गोडवाणीने या तुमच्या दासीही मोहित होत असतात हे वीरा आपल्या अधरामृताने आम्हाला तृप्त करा प्रभू तुमच्या कथा सुद्धा अमृत स्वरूपच आहेत विरहाने व्याकुळ झालेल्यांचे ते जीवन सर्वस्व आहे ज्ञानी लोकांनी त्यांचे गायन केलेले आहे या सगळे पाप ताप मिटवून श्रवणाने सुद्धा कल्याण करतात तुमच्या त्या सुंदर कथांचे जे विस्ताराने वर्णन करतात तेच वास्तविक सर्वात मोठे दानशूर होत हे प्रियतमा तुमच प्रेमपूर्ण हास्य आणि कटाक्ष तसेच तुमच्या लीलांच हुद्धा अत्यंत मंगलदायक आह पण तुम्ही एकांतात ज्या हृदयस्पर्शी प्रमाच्या गोष्टी कल्या त्या हे कपट नाटक सूत्रधारा आमच्या मनाची कालवाकाल होत आहनाथ घुरे चालण्यासाठी तुम्ही जेव्हा वाड्यातून बाहेर जाता तेव्हा तुमच्या कमलापेक्षाही कोमल पायांना काटे सराटे लागून ते दुखत असतील असा विचार मनात येताच हे मनमोहना आम्हाला अतिशय दुःख होते दिवस मावळल्यानंतर जेव्हा तुम्ही मनातून घरी येता तेव्हा तुमच्या मुखावर काळे कुरळे केस रुळत असतात जवळ भ्रमरयुक्त कमळच शिवाय गायींच्या खुरानी उडालेली दाट धूळही त्यावर पडलेली असते हे वीरा तुम्ही आपले ते सौंदर्य आम्हाला दाखवून आमच्या मनात वारंवार प्रेम उत्पन्न करीत असता हियतमा तुमचे चरणकमल शरणागत भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे आह स्वत लक्ष्मी त्यांची सेवा करते आणि पृथ्वीचे तर ते भूषणच आहेत संकटकाळी फक्त त्याच चिंतन करणे योग्य आह आपले ते परमकल्याण स्वरूप चरणकमल आमच्या वक्षस्थळावर ठेवून आमच्या हृदयाची व्यथा शांत करा तुमचे अधरामृत प्रेम वाढवणारे असून सगळा शोक नाहीसा करणारे आहे गाणारी ही वासुरी चांगल्या तऱ्हेने त्याचा आस्वाद घेते ज्यांनी एक वेळ त्याचे पान केले त्यांना पुन्हा प्रापंचिक विषयांची आठवणही होत नाही हे वीरा आपले तेच अधरामृत आम्हाला द्या हे प्रियतमा दिवसा जेव्हा तुम्ही मनामध्ये विहार करण्यासाठी जाता तेव्हा तुम्ही न दिसल्यामुळे आम्हाला एक एक क्षण योगासारखा वाटतो आणि जेव्हा तुम्ही संध्याकाळी माघारी येता तेव्हा कुरळ्या केसांनी शोभणारे तुमचे सुंदर मुख आम्ही पाहू लागतो त्यावेळी डोळ्यांच्या पापण्या बनवून दर्शनात व्यत्यय आणणारा हा विधाता मूर्ख आहे असेच आम्हाला वाटत ह्या अच्छुता आम्ही आपले पती पुत्र बंधू बांधव आणि कुळाचा त्याग करून तुमच्याकडे आलेलो आहोत आमी तुमची एक एक क्रिया जाणतो संकेत समजतो तुमच्या मधुर गीताच्या मोहिनीने आम्ही इथे आलेलो आहोत हे तुम्हाला माहीत आहे असे असताना हे कपटी अशा रात्रीच्या वेळी आलेले अबलांना तुमच्या खरी जाणखीन कोण वाऱ्यावर सोडील एकांतात तुम्ही मिलनाची आकांक्षा प्रेमभाव जागृत करणाऱ्या गोष्टी करीत होता थट्टा मस्करी करीत प्रेमपूर्ण दृष्टीने आमच्याकडे पाहत होतात आणि आम्ही लक्ष्मीचे निवासस्थान असणारे तुमचे विशाल वक्षस्थल पाहत असू तेव्हापासून आपल्या भेटीची आमची लालसा वाढत चालली असून आमचे मन त्याच विचारांनी मोहित होत आहे हे प्रियतमा तुमचे हे स्वरूप ब्रजवनवासियांची सर्व दुःखी नाहीसे करणारे आणि विश्वाचे पूर्ण कल्याण करणारे आहे आमच्या मनात फक्त तुमच्या विषयीच्या लालसेने जी व्याधी उत्पन्न झाली आहे तीवर असे काही थोडेसे औषध द्या की जे तुमच्याच असलेल्या आमचा हृदयरोग समोर नाही करी। हे प्रियतमा तुमचे कमळापेक्षाही कोमल सुंदर चरण आम्ही आमच्या कठोर स्तनांवर भीतभीतच अतिशय हळुवारपणे ठेवीत पण रात्रीच्या वेळी त्याच चरणांनी तुम्ही घनदाट जंगलामध्ये भटकत आहात काटे दगड़ वगैरे होत तीडा हो आम तो नुस्त्या कल्पने चक्कर यू लगे कारण आमचीन तुम्हें आहत अध्याय एक समाप्त